वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्गत्रेचाळीसावा किंकर राक्षसाना मारल्यानंतर हनुमान विचारमग्न झाला मी वन मोडून टाकले पण चैत्य चैत्यप्रसाद नष्ट केला नाही तो प्रासाद आता मी मोडून टाकतो असा मनाशी विचार करून आपले बळ दर्शवे तो वायुपुत्र हनुमान मेरूच्या शिखरासारख्या उंच असलेल्या त्या चैत्यप्रसादावर प्रासादावर जाऊन बसला तर ते महा तेजस्वी त्या ते पर्वतप्राय प्रासादावर चढून जण उगवत्या प्रतिसूर्याप्रमाणे शोभू लागला ज्याच्यावर हात टाकणे अशक्य असा तो हनुमान उंच चैत्यप्रसादावर हल्ला करून कांतीने चमकू लागला आणि पारियत्र पर्वतासारखा प्रचंड झाला स्वतःच्या शक्तीने प्रचंड शरीराचा होऊन तो वायुपुत्र बेहुमानपणे लंका आपल्या आवाजाने दणानून टाकून तोडू फोडू लागला त्या भयंकर तोडफोडीच्या आवाजाने काठ्या बसल्या पक्षी खाली पडले आणि चैत्य रक्षक बेशुद्ध झाले अस्त्रवित्या रामाचा आणि महाबलवान लक्ष्मणाचा विजय असो रामरक्षित राजा सुग्रीवाचा विजय असो शुभकर्मी कौशलेश्वर रामाचा मी, रामा मी दास असून शत्रुसैन्याला ठार करणारा वायुपुत्र हनुमान आहे युद्धात मी हजारो शिळानी आणि वृक्षाने प्रहार करीत असताना हजारो रावणसुद्धा माझ्याशी तुल्यबळ ठरणार नाही लंकापुरीवर चढाई करून आणि मैथिलीला वंदन करून माझा हेतू पूर्ण करून सर्व राक्षसांच्या देखत निघून जाईल असे म्हणून तो प्रचंड शरीराच्या चैत्यावर चढलेला वानरनायक भयंकर आवाज करून राक्षसांच्या छातीत धडकी भरवी त्या महान आवाजाने चैत्य रक्षक विविध अस्त्रे प्रडग फरशा घेऊन आले ते प्रचंड शरीराचे राक्षस गदा विचित्र परीख सोन्याचे पट्टे सूर्यासारखे तेजस्वी बाण फेकीत आले आणि त्यांनी मारुतीला गराडा घातला पुराने येणाऱ्या महान गंगा प्रवाहाच्या भोवऱ्यात गुरफोटा होईत असा वानरश्रेष्ठाला वेढणारा तो राक्षसांचा समुदाय दिसला तेव्हा तो भीमरूप घेतलेला वायुपुत्र क्रुद्ध झाला त्या प्रासादाचा सोन्याने मढवलेला एक मोठा खाम उपटून तो महाबलवान वायुपुत्र हनुमान वेगाने तो शंभर कोरा असणारा स्तंभ इतक्या वेगाने गरघर -गर फिरू लागला की त्या योगे अग्नी उत्पन्न झाला आणि तो प्रासाद जळू लागला तो प्रासाद जळत आहे असे पाहून त्या वानरनायकाने इंद्राने वज्राने असुरांना मारावेत असे त्या शंभर राक्षसांना मारून टाकले आकाशात जाऊन तो श्रीमान उद्गारला माझ्यासारखे हजारो महात्मे बलवान वानरश्रेष्ठ सुग्रीवाच्या आज्ञेत असणारे साऱ्या जगभर फिरत आहेत आम्ही काही वानर दहा हत्तींचे बळ असणारे तर काही त्याच्या दसपट हत्तींचे बळ असणारे काही हजार हत्तींच्या बळासारखे पराक्रमाचे बळ असणारे काहींचे पुरासारखे बळ आहे तर काही वायूसारख्या बळाचे आहोत काहींच्या बळाला तुरणारच नाही असे त्यात वानर सेना नायक दात नखे ही आयुधे असलेल्या अशा बळांच्या शेकडो लक्षावधी कोट्यावधी अब्जावधी वानरांना बरोबर घेऊन तुमचा सर्वांचा सुग्रीव येथे येईल तेव्हाही लंकापुरी राहणार नाही तुम्ही राहणार नाही आणि ज्याच्याशी महात्म्या ईश्वाकवीराचे वैर बांधले गेले आहे तो रावणही राहणार नाही सुंदरकांडाचा त्रेचाळीसर्ग समापत